अध्याय दुसरा मगराने गजेंद्राला पकडणे श्री शुकाचार्य म्हणतात परीक्षिता सागराने वेढलेला त्रिकूट नावाचा एक प्रसिद्ध सुंदर श्रेष्ठ पर्वत होता तो दहा हजार योजने उंच होता त्याची लांबी रुंदी सुद्धा चारही बाजूनी तेवढीच होती त्याच्या चांदी लोखंड आणि सोन्याच्या तिन्ही शिखरांच्या तेजाने समुद्र दिशा आणि आकाश झगमगत असत आणखीही त्याची कितीतरी अशी शिखरे होती की जी जी रत्ने आणि धातूंच्या रंगेबिरंगी छटांनी सर्व दिशा प्रकाशित करीत असत त्यांच्यावर वेगवेगळ्या जातीचे वृक्ष वेली आणि झुडपे होती झऱ्यांच्या झुळझुळ भरणाऱ्या पाण्याने ती निनादित होत सर्व बाजूनी समुद्राच्या लाटा येऊन त्या पर्वताचे पायत होत त्या पर्वतावरील हिरवे पाचूरत्ने तेथील जमीन हिरवीगार करी सिद्ध चारण गंधर्व विद्याधर नाग किन्नर आणि अप्सरा तेथील गुहांमधून विहार करण्यासाठी येत जेव्हा त्यांच्या संगीताच्या ध्वनीचा गुहांमध्ये प्रतिध्वनी उमटत असे तेव्हा मोठमोठे सिंह त्याला दुसऱ्या सिंहांचा आवाज समजून आपणही जोराने गर्जना करीत त्या पर्वताचे कडे निरनिराळ्या जंगली जनावरांच्या झुंडीनी सुशोभित झालेले असत अनेक प्रकारच्या वृक्षांनी भरलेल्या देवतांच्या उद्यानांमध्ये सुंदर पक्षी मधुर कंठाने गात असत त्याच्यावर पुष्कळशा नद्या आणि सरोवरे होती त्यातील पाणी त्यांच्या काठावर रत्नांची वाळू चमकत असे त्यामध्ये देवांगना स्नान करीत असत त्यामुळे त्यातील पाणी अत्यंत सुगंधित होऊन जाईल तो सुगंध घेऊन मंद मंद वारा वाहत असे महात्मा बहरलेले दिव्य वृक्ष शोभत होते त्या उद्यानात मंदार पारिजात गुलाब अशोक चाफे आम्रवृक्ष चार फणस आंबाडा सुपारी नारळ खजूर महाळुंग मोह सागवान ताड तमाल असना, अर्जुन रिठा औदुंबर पिंपरी वड पळस चंदन लिंब कांचन साल देवदार द्राक्ष उस, केळी जांभूळ बोर रुद्राक्ष हरडा आवळा बेल कवट इडलिंबू बिब्बा इत्यादी वृक्ष डोलत होते त्या उद्यानात एक मोठे सरोवर होते त्यात सोनेरी कमळे उमरलेली होती याशिवाय निरनिराळ्या जातीचा कुमुद उत्पल कल्हार शतदल कमळांच्या सौंदर्याने ते शोभून दिसत होते त्यावर धुंद भुंगे गुंजारव करीत होते पक्ष्यांचा मनोहर किलबिलाट चालू होता तिथे हंस कारंडव चक्रवा आणि सारस पक्ष्यांचे थवे होते पाणकोंबडे आणि चातक यांचे पूजन चालू होते मासे आणि कासवे यांच्या हालचालींमुळे कमळ पुष्पे डोलत होती आणि त्यांचे झडलेले पराग पाणी सुगंधित करीत होते कदंब वे, बोरू कदंब वेद इत्यादी वृक्षांनी ते वेढलेले होते कुंद कोरांटी अशोक शिरीष कुडा हिंगणबेट कटी शेवंती सोनजुई नागचाफा उन्नाग जाई मोगरा शेवंती कस्तुर मोगरा कदंब इत्यादी पुष्पवृक्ष तसेच तटावरील प्रत्येक ऋतूमध्ये हिरव्याकार राहणाऱ्या इतर वृक्षांनी ते सरोवर अत्यंत शोभायमान दिसत असे तिथे एकदा त्या पर्वताच्या जंगलामध्ये अनेक हत्तींसह राहणारा एक गजेंद्र काट्याकुट्यानी भरलेल्या वेळू बांबू वेत मोठमोठ्या झुडपे झाडे यांना तुडवीत फिरत होता त्या मदरसाच्या नुसत्या वासाने मोठमोठे सिंह हत्ती वाघ गेंडे चित्ते मोठमोठे नाग काळी गोरी वानरे वनगाई वगैरे भिवून पळून जात आणि त्याच्या मर्जीने लांडगे डुकरे रेडे अस्वलं साळी वानर कुत्री माकड, हरिण ससे इत्यादी लहान सहान प्राणी निर्भयतेने वावरत असत हत्तीची वयात येणारी पिल्ले उन्हाने व्यापूळ झालेल्या त्याच्या पाठोपाठ येत होती मोठमोठे हत्ती आणि हत्तीसुद्धा त्याच्याभोवती कडेकरून चालल्या होत्या त्याच्या प्रचंड शरीरामुळे पहाड सर्व बाजूनी कापत होता त्याच्या गंडस्थळातून स्त्रवणाऱ्या मदाचे पान करण्यासाठी भ्रमर त्याचे भोवती घेरट्या घालीत होते लांबूनच कमळाच्या परागाने सुगंधित झालेला वारा हुंगून त्याचे डोळे मददुंध झाले होते त्याला आणि त्याच्या कपाळाला अतिशय तहान लागली होती म्हणून तो लगबगीनं सरोवराजवळ गेला त्या सरोवराचं पाणी अत्यंत निर्मळ आणि अमृताप्रमाणे मधुर होतं सोनेरी आणि शुभ्र कमळाच्या परागाने ते सुगंधित झालं होतं हत्ती अगोदर तिथे घुसून आपल्या सोंडेने भरपूर पाणी प्याला नंतर त्या पाण्यात डुंबून त्याने आपला थकवा घालवला गृहस्थाश्रमी माणसाप्रमाणे मायेने तो हत्ती आपल्या सोंडेने पाण्याचे फवारे उडवीत आपल्या बरोबरच्या आणि पिलानं न्हावू घालू लागला तसेच त्यांच्या तोंडात आपली सोंड घालून त्यांना पाणी पाजू लागला भगवंतांच्या मायेने अजाण बनलेला उन्मत्त गजेंद्राला आपल्यावर मोठी आपत्ती कोसळणार आहे याची कल्पनाही नव्हती परीक्षितात त्याचवेळी त्याच्या प्रारब्धामुळे एका बलाढ्य मगराने रागाने त्याचा पाय पकडला अशा तऱ्हेने योगायोगाने संकटात सापडलेल्या त्या अत्यंत बलवान गजेंद्राने आपली शक्ती एकवटून स्वतःला सोडवून घेण्याचा प्रयत्न केला दुसरे हत्ती हत्ती आणि त्यांच्या पिल्लांनी पाहिले की त्यांच्या स्वामीला एक बलवान मगर मोठ्या वेगाने ओढून येत आहे आणि तो अत्यंत घाबरलेला आहे त्याला अतिशय दुःख झाले ते चित्रकार करू लागले पुष्कळांनी त्याला ओढून पाण्याच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला परंतु ते असमर्थ ठरले गजेंद्र आणि हो मगर आपापली संपूर्ण शक्ती पणाला लावून झुंजत होते कधी गजेंद्र मगराला बाहेर ओढीत होता तर कधी मगर गजेंद्राला आत होता परिक्षिता अशा प्रकारे झुंज चालू असता एक हजार वर्ष निघून गेली तरीही दोघे जण जिवंत होते हे पाहून देव सुद्धा आश्चर्यचकित झाले पुष्कळ काळपर्यंत वारंवार पाण्यात ओढला गेल्यामुळे शेवटी गजेंद्राचे शरीर थकले त्याच्या शरीरात ताकद राहिली नाही की मनामध्ये उत्साह राहिला नाही इकडे मगर जलचरच होता असे असल्याने त्याची शक्ती क्षीण होण्याऐवजी वाढली आशा प्रकारे शरीर बलाचा अभिमान असणारा तो गजेंद्र एकाएकी प्राणसंकटात सापडला आणि स्वतःला सोडवून घेण्यात असमर्थ जेव्हा ठरला तेव्हा आपल्या सुटकेच्या उपायावर त्याने पुष्कळ विचार केला शेवटी त्याने ठरवले हा मगर म्हणजे विधात्याने मला लावलेला फासच आहे याने मी कासावीच झालो आहे हे माझे बांधव हत्ती हत्तीसुद्धा जर मला या संकटातून सोडवू शकत नाहीत तर या बिचाऱ्या हत्ती कोठून सोडवू शकतील म्हणून आता मी परमेश्वराला शरण जातो अत्यंत प्रचंड वेगाने धावणाऱ्या काळरूप सर्पाला भ्यून जो कोणी शरण येतो त्याला जो वाचवतो तसेच ज्याच्या भीतीने मृत्यूसुद्धा आपले काम करतो तो जो कोणी जगदीश्वर असेल त्यालाच मी शरण आहे अध्याय दुसरा समाप्त